दुसरा अध्याय जीवाचा नित्य धर्म शुद्ध आणि सनातन आहे दुसऱ्या दिवशी प्रातकाळी प्रेमदास बाबाजी आपल्या ब्रजभावात निमग्न होते म्हणून संन्यासी महाशयांना त्यांना काहीही विचारण्याची सुसंधी मिळाली नाही म दुपारी माधुकरी करून झाल्यावर दोघेही श्री माधवी मालती मंडपात बसले तेव्हा स्वतःच बर्महंस बाबाजींनी कृपा करीत म्हटले हे भक्त बरोबर आपण धर्माविषयीची मीमांसा ऐकून त्याबद्दल काय विचार केला आणि कुठल्या निर्णयाप्रत पोहोचले हे ऐकून संन्यासींनी परमानंदाने प्रश्न केला प्रभो जीव जर अनुपदार्थ आहे मग त्याचा आणि शुद्ध कसा काय असू शकतो जीवाच्या गटनासोबत जर त्याच्या धर्माचे पण गठन होते तर धर्म सनातन कसा काय असू शकतो हे दोन्ही प्रश्न ऐकून श्री सचिनंदनांच्या चरणांचे ध्यान करीत परमहंस बाबाजी हसतच म्हणाले महाशय जीव अणुपदार्थ आहे परंतु त्याचा धर्म पूर्ण आणि सनातन आहे अणुत्व केवळ वस्तूचा परिचय आहे परब्रह्म श्री कृष्णचंद्र आहे जीवसमूह त्यांचे अनंत परमाणू आहेत अखंड अग्नीतून ज्या प्रकारे ढिंग्या निघतात तसेच अखंड चैतन्य स्वरूप कृष्णातून हे जीवसुद्धा निघतात अग्नितून निघालेली एक एक ठिणगी जसे पूर्ण शक्ती धारण करते अग्निचा परिचय देऊन जगतास जाळून टाकण्यास समर्थ असते तसेच एक जीव ही प्रेमाचा प्रकृत खरा विषय श्री कृष्णचंद्रास प्राप्त करून प्रेमाचा महापूर अननयास समर्थ असतो जोपर्यंत आपल्या धर्माच्या यथार्थ विषयास तो स्पर्श करीत नाही तोपर्यंत त्या पूर्णधर्माचा सहज विकास दर्शवण्यात अणुचैतन्य स्वरूप जीव असमर्थ होऊन प्रकाश प्राप्त करतो वास्तविक विषयाच्या संयोगानेच धर्माचा परिचय मिळतो जीवाचा नित्यधर्म काय आहे याचे नेटपणे अनुसंधान करा प्रेमच जीवाचा नित्य नित्यधर्म आहे जीव अजड अर्थात जडाच्या अतीत वस्तू आहे चैतन्यच याचे गठन आहे प्रेमच याचा धर्म आहे कृष्णाचे दास्य हेच विमल प्रेम आहे म्हणून कृष्णदास रूप प्रेमच जीवाचा स्वरूप धर्म आहे जीवाच्या दोन अवस्था आहेत शुद्ध अवस्था आणि बद्ध अवस्था शुद्ध अवस्थेत जीव केवळ चिन्मय आहे त्या समयी त्याचा जडाशी काही संबंध राहत नाही शुद्ध अवस्थेत देखील जीव अणुपदार्थ आहे त्याच अणुत्वामुळे जीवाला अवस्थांतर प्राप्त होण्याची संभावना असते बृहत चैतन्य स्वरूप कृष्णाचे स्वभावतच स्वभावत अवस्थांतर नाही ते वस्तुतः बृहत पूर्णशुद्ध आणि सनातन आहे जीव वस्तुतः अणुखंड अशुद्ध होण्यायोग्य आणि अवारचीन आहे परंतु धर्मत बृहत अखंड शुद्ध आणि सनातन आहे जीव जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत त्याच्या स्वधर्माचा विमल परिचय मिळतो जीव जेव्हा मायेच्या संबंधाने अशुद्ध होतो तेव्हा स्वधर्मात विकार झाल्याने तो अविशुद्ध अनाश्रित आणि सुखदुःखाने पीडित असतो कृष्णाप्रती असलेल्या दास्यभावाची विस्मृती होताच जीवाची संसारदशा उपस्थित होते जोपर्यंत जीव शुद्ध असतो तोपर्यंत त्या स्वधर्माचा अभिमान असतो तो स्वतःच कृष्णाचा दास समजून अभिमान करतो परंतु मायेच्या संबंधाने अशुद्ध होताच हा अभिमान संकुचित होत भिन्न भिन्न आकार धारण करतो मायेच्या संबंधामुळे जीवाचे शुद्ध शुद्ध स्वरूप लिंगदेह आणि देहाने आवृत्त होते तेव्हा लिंग शरीराचा एक वेगळाच अभिमान उदित होतो तोच अभिमान नंतर देहाच्या अभिमानात मिळून एक तृतीय अभिमानाचे रूप धारण करतो शुद्ध शरीरात जीव केवळ कृष्णाचा दास आहे लिंग शरीरात जीव स्वतः स्वकर्म फळाचा भोगता समजू लागतो त्यावेळेसच कृष्णदास्याचा अभिमान लिंगदेहाच्या अभिमानाने झाकला जातो मग स्थूल देह प्राप्त करून मी ब्राह्मण आहे मी राजा आहे मी गरीब आहे मी दुखी आहे मी रोगशोकाद्वारे अभिभूत आहे मी स्त्री आहे मी अमक्याचा स्वामी आहे अशा प्रकारे निरनिराळ्या स्थूलाभिमानासोबत तो आपला परिचय देऊ लागतो अशा प्रकारे मिथ्या अभिमान युक्त होऊन जीवाचा स्वधर्म विकृत होतो विशुद्ध प्रेमच जीवाचा स्वधर्म आहे सुखदुःख रागद्वेष आदींच्या रूपात हेच प्रेम विकृत भावासहित लिंग शरीरात उदित होते भोजन पाण आणि जडसंग सुखरूप हे विकार अधिकत अधिकतर घणीभूत होऊन स्थूल शरीरात दिसून येतात आता पहा जीवाचा नित्यधर्म केवळ शुद्ध अवस्थेतच प्रकाशमान होतो बद्ध अवस्थेत ज्या धर्माचा उदय होतो तो नैमित्तिक आहे नित्यधर्म स्वभावानेच पूर्ण शुद्ध आणि सनातन आहे नैमित्तिक धर्म पुन्हा केव्हा तरी विस्तार रूप नैमित्तिक धर्माची पुन्हा केव्हा तरी विस्तारपूर्वक व्याख्या करीन मद भागवतशास्त्रात जो विशुद्ध धर्म परिलिक्षित होतो तोस नित्य नित्यधर्म आहे जगात जितक्या प्रकारच्या धर्माचा प्रचार आहे त्या सर्व धर्माचे तीन भागात विभक्तीकरण केले जाऊ शकते नित्यधर्म नैमितिक धर्म आणि अनित्य धर्म ज्या धर्माचे ईश्वराचे ज्या धर्मात ईश्वराचे परीक्षण नाही आणि आत्म्याचे नित्यत्व नाही ते सर्व अनित्य आहेत ते सर्व अनित्य धर्म आहेत ज्या धर्मामध्ये ईश्वर आणि आत्म्याचे नित्यत्व स्वीकारले गेले आहे परंतु केवळ अनित्य उपायांद्वारे ईश्वरांच्या कृपेचा ईश्वराच्या कृपेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो ते सगळे नैमित्तिक धर्म आहेत ज्यात विमलप्रेमाद्वारे कृष्णदास्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो ते नित्यधर्म आहेत नित्यधर्म देश जाती तथा भाषेच्या भेदाने वेगवेगळ्या नावांनी परिचित असून तो एक आणि परम उप आहे भारतात जो वेगवेगळ्या नावांनी भारतात जो धर्म प्रचलित आहे तोच नित्य धर्माचा आदर्श आहे मग आपले हृदयनाथ भगवान श्री सचिनंदन यांनी अखिल जगतास ज्या धर्माची शिकवण दिली आहे तीच वैष्णवधर्माची विमल अवस्था असल्या कारणाने प्रेमानंदी महापुरुष त्याला स्वीकारतात आणि त्याचा आश्रय घेतात येथे संन्यासींनी हात जोडून म्हंटले प्रभो मी श्री सचिनंदनाद्वारे प्रकाशित विमल वैष्णवधर्माचा सर्व उत्कर्ष सर्वदा पाहतोय शंकराचार्यांद्वारे प्रकाशित अद्वैत हयतेचा त्याचे असण्याचा अनुभव अवश्य करतोय परंतु माझ्या मनात एक विचार येतोय जो आपल्या श्री चरणी निवेदित केल्याशिवाय राहवत नाही मी त्यास आपल्यापासून लपू इच्छित नाही प्रश्न असा आहे की प्रभु श्री चैतन्यांनी जी घणीभूत प्रेमाची महाअवस्था दाखविली आहे ती अद्वैत सिद्धीपेक्षा वेगळी अवस्था आहे काय श्री शंकराचार्यांचे नाव परमहंस बाबाजींनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले महाशय शंकर शंकर साक्षात हे वचन सदा स्मरणात ठेवा शंकर वैष्णवांचे गुरु आहेत म्हणून महाप्रभूंनी त्यांना आचार्य संबोधून त्यांचा उल्लेख केला शंकर स्वयं पूर्ण वैष्णव आहेत ज्यावेळी ते भारतात प्रकट झाले त्यावेळी त्यांच्यासारख्या गुणावताराची समाजात खूप आवश्यकता होती भारतात वेदशास्त्राचे परीक्षण आणि वर्णाश्रम धर्माचा क्रियाकलाप बौद्धांच्या शून्यवादाच्या कचाट्यात पडून शून्यप्राय झाले होते शून्यवाद नितांत निरिश्वर आहे त्याच्यात जीवात्म्याचे तत्व काही प्रमाणात स्वीकृत झाले असले तरी तो धर्म बिलकुल अनित्य आहे त्या काळात ब्राह्मणगण प्राय बौद्ध धर्म स्वीकारून वैदिक धर्माचा परित्याग करीत होते तेव्हा असाधारण शक्तिशाली शंकरावतारा श्री शंकराचार्यांनी उदित होऊन वेदशास्त्राच्या सन्मानाची स्थापना केली शून्यवादाला ब्रह्मवादात परिणित केले हे काम असाधारण होते भारतवर्ष या महान कार्याबद्दल श्री शंकराचार्यांचे नेहमी ऋणी राहील सर्व कार्याचा जगात दोन प्रकारचा विचार होतो काही कार्य तत्कालिक असतात तर काही कार्य सार्वकालिक शंकराचार्यांचे हे काम त्या काळी काळासाठी तत्कालिक होते त्याद्वारे अनेक चांगल्या फळांचा उदय झाला शंकराचार्यांनी जो पाया घातला त्याच पायावर श्री रामानुजाचार्य आदी आचार्यांनी विशुद्ध वैष्णवधर्माचा महाल उभा केला म्हणून शंकर अवतार वैष्णवधर्माचे परमबंधू आणि एक प्रागउदित आचार्य आहेत शंकराचार्यांनी जो विचारमार्ग दाखविला त्या संपत्तीचा वैष्णवगण आज अनायास उपभोग घेत आहेत जड आणि बद्ध जीवासाठी संबंध ज्ञानाचे मोठेच प्रयोजन आहे या जड जगात स्थूल आणि लिंगदेहापासून चितवस्तू पृथक आणि अतिरिक्त आहे या सिद्धांतावर श्री शंकर आणि वैष्णव दोघेही विश्वास ठेवतात जीवाच्या अस्तित्वाबद्दल दोघांमध्ये कोणतेच अंतर मतभेद नाही जड जगाच्या संबंध त्यागाचे नाव मुक्ती आहे या गोष्टीचा दोघांनी स्वीकार केला आहे मुक्तीलाभ होईपर्यंत श्री शंकर आणि वैष्णवाचार्यांचे मत्य आहे हरिभजनाने चित्तशुद्धी आणि मुक्तीलांकराचार्यांची शिकवण आहे फक्त एका विषयावर शंकर चुपचाप आहेत की मुक्ती मिळाल्यानंतर जीवाची कोणती अपूर्व गती होते शंकर ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतात की हरिभजनाद्वारे जीवाला मुक्तीच्या मार्गात चांगल्या प्रकारे नेल्यावर जीव क्रमशः भजन सुखात आबद्ध होऊन भक्त होईल याच कारणाने शंकराने केवळ मार्ग दाखविला आणि अधिक काही रहस्य उघड केले नाही त्यांचे ग्रंथ ज्यांनी लक्षपूर्वक वाचले आहेत ते शंकरांचे गूढभाव समजू शकतात जे लोक केवळ वर त्यांच्या वरवरच्या अंशांना घेऊन त्याचाच परिभ्रमणात आपला वेळ घालवतात तेज वैष्णव धर्मापासून दूर राहतात एक प्रकारे विचार केल्यास अद्वैसिद्धी आणि प्रेम एकसारखेच प्रतीत होतात अद्वैसिद्धीचा जो संकुचित अर्थ केला जातो त्याने अद्वैसिद्धी आणि प्रेम यांच्यात भिन्नता उत्पन्न झाली आहे प्रेम काय पदार्थ आहे यावर विचार करा एक चितपदार्थ अन्य चितपदार्थाप्रती ज्या धर्माद्वारे स्वभावता आकृष्ट आकृष्ट होतो त्याचेच नाव प्रेम आहे दोन चित चितपदार्थांच्या पृथक अवस्थानाविना प्रेम सिद्ध होत नाही समस्त चित्तपदार्थ जा धर्माद्वारे परमचित्तपदार्थरूप श्री कृष्णचंद्रांकडे नित्य आकृष्ट होतात याचे नाव त्याचे नाव आहे कृष्णप्रेम कृष्णचंद्राचे नित्यपृथक अवस्थान आणि जीवसमूहाचे त्यांच्याप्रतीचे जे अणुगत भावासहित नित्यपृथक अवस्थान आहे ते प्रेमतत्वात नित्यसिद्धतत्व आहे अस्वादक अस्वाद्य आणि अस्वादन या तिन्ही भावांची पृथक भिन्नस्थिती सत्य आहे जर प्रेमाचे अस्वादक आणि अस्वाद्य एकच असतील तर प्रेम नित्यसिद्ध असू शकत नाही जर अचित संबंधशून्य चित्तपदार्थाच्या शुद्ध अवस्थेत अद्वैतसिद्धी म्हटले गेले तर प्रेम आणि अद्वैतसिद्धी एक समानच प्रतीत होतात परंतु आधुनिक शंकर मतावलंबी पंडितगण चित्रद्वैतसिद्धीने संतुष्ट न होता चितवस्तूंच्या येते अद्वैत तत्वसिद्धीचा प्रचार न करता <laughs> त्याचा त्याच्या विकाराचा प्रचार करतात त्यामुळे प्रेमाच्या नित्यतत्वाची हानी झाल्याने वैष्णवांनी त्या सिद्धांतास अगदीच अवैधिक सिद्धांत ठरविले शंकराचार्यांनी केवळ चित्रांना अद्वैत अवस्था म्हटले आहे परंतु त्यांचे अवर्चिन शिष्य गुरुंच्या अपदस्थ अपमानित करीत आहेत विशुद्ध प्रेमाच्या सर्व अवस्थांना माईक म्हणून ते मायावाद नामक एका सार्वधम मताचा जगात प्रचार करतात मयावादी लोग आधी तर शिवाधिक चित वस्तु स्वीकार करीत नहीं स्वीकार करीत नहीं कि चितवस्तु प्रेमधर्म है जो पर एक अवस्थे प्राप्त होते तो मये चातीत है जेवं ही स्वरूप ग्रहण करते तथा जीव रूपाने ना तरह के आकार करते मयाग्रस्त होते म्हणून ते भगवंताच्या नित्यशुद्ध चिदगण विग्रहास माईक मानतात या कारणानेच ते प्रेम आणि प्रेमविकारास माईक मानून अद्वैत ज्ञानास निरमाईक मायेच्या पलीकडले मानून त्याची स्थापना करतात त्यांच्या मताची ही अद्वैतसिद्धी आणि प्रेम कधी एक पदार्थ होऊ शकत नाही परंतु भगवान श्री चैतन्यदेवांनी ज्या प्रेमाचे आस्वादन करण्याकरिता उपदेश दिला आहे आणि आपल्या लीलाचरित्राद्वारे ज्याची शिकवण जगतास दिली आहे ते मायेपासून संपूर्ण अतीत आहे विशुद्ध अद्वैतसिद्धीचे चरम शेवटचे फळ आहे महाभाव त्याचा त्याच प्रेमाचा विकार विशेष आहे त्यात कृष्णप्रेमानंद अत्यंत प्रबळ असतो सुताराच्या अधिक्याने संवेदक जाणणाऱ्याचे आणि संवेदाचे जाणून घेण्यास योग्य अशा विषयाचे वेगळेपण आणि निघूढ संबंध एका वेगळ्या अवस्थेत पोचवितात तुच्छ मायावाद या प्रेमाच्या कुठल्याच अवस्थेत काहीच कार्य करीत नाही संन्यासी ठाकूर आदरपूर्वक म्हणाले प्रभो हे माझ्या हृदयात एक पक्क बसलंय की मायावाद अतिशय अत्किंचितर निरोपयोगी आहे ज्या त्यासंबंधी मला जो संशय होतो तो, तो देखील आपल्या कृपेने आज दूर झाला माझ्या या मायावादी संन्यासी वेशास त्यागण्याची माझी खूप इच्छा होत आहे बाबाजी म्हणाले महात्मन मी वेषावर कसल्याही प्रकारचा रागदेश फेवण्याचा उपदेश देत नाही अंतकरणाचा धर्म निर्मळ झाल्यानंतर वेष सहजच निर्मळ होऊन जातो जेथे भाज्या वेषाचा विशेष आदर आहे तेथे आंतरिक धर्मावर विशेष लक्ष दिले जात नाही माझ्या समजुतीप्रमाणे प्रथम अंतशुद्धीकरून जेव्हा साधूंच्या बाह्य आचरणात अणुराग होतो बाबाजी म्हणाले महात्मन मी वेशावर कसल्याही प्रकारचा रागद्वेष ठेवण्याचा उपदेश देत नाही अंतकरणाचा धर्म निर्मळ झाल्यानंतर वेष सहजच निर्मळ होऊन जातो जेथे बाह्य वेषाचा विशेष आदर आहे तेथे आंतरिक धर्मावर विशेष लक्ष दिले जात नाही माझ्या समजुतीप्रमाणे प्रथम अंतशुद्धी करून जेव्हा साधूंच्या बाह्य आचरणात अनुराग होतो तेव्हा भा बाह्यवेश आधी निर्दोष होतात आपण आपल्या हृदयास संपूर्णपणे श्री कृष्ण चैतन्यांच्या अनुगत करा त्यानंतर ज्या बाह्य संबंधात रुची असेल त्याचे आचरण करा श्रीमन महाप्रभूच्या उपदेशांचे सर्वदा स्मरण ठेवा मरकट वैराग्यना कर लोक देखाय योग्य विषय अनासक्त हैया अंतरे निष्ठा करून दाखविण्याकरता माकडासारखे केवळ दिखाऊ वैराग्य, के वैराग्य करू नका परंतु मनाच्या वाचनांना त्यागून आवश्यकतेनुसार विषयांचा भोग करावा आत भग आता भगवान निष्ठा बाळगून आत भगवान निष्ठा बाळगून बाहेरून लौकिक कर्माचे आचरण करावे त्यामुळे श्रीकृष्ण तुम्हाच अतिशिघ्र संसारातून मुक्त करतील संन्यासी ठाकूरांनी याविषयीचा भाव समजून नंतर वेश परिवर्तनाचा मुद्दा काढला नाही हात जोडून ते म्हणाले प्रभो मी जेव्हा आपल्या चरणांचा शिष्य होऊन आपल्या चरणांचा आश्रय घेतला तेव्हा आपण जो उपदेश कराल तो उपदेश कोणताही तर्क न करता मी शिरोधार्य मानेन आपला उपदेश श्रवण करून मी हे समजलोय की कृष्ण प्रेमच एकमात्र वैष्णवधर्म आहे हाच जीवाचा नित्यधर्म आहे तोच धर्म पूर्ण शुद्ध आणि सहज आहे नाना देशात नानाप्रकारचे जे धर्म प्रचलित आहेत त्या धर्माविषयी मी काय भावना बाळगू बाबाजी म्हणाले महात्मन धर्म एकच आहे दोन किंवा अनेक नाही जीव जीवमात्राचा एकच धर्म आहे त्यास धर्माचे नाव आहे वैष्णवधर्म भाषाभेद देशभेद आणि जातीभेदाने धर्मभेद होऊ शकत नाही लोक जैवधर्मास विविध नावांनी संबोधतात परंतु वेगळा धर्म निर्माण करू शकत नाही परमवस्तूत अणुवस्तूंचे जे निर्मल चिन्मय प्रेम आहे त्यास जैवधर्म अर्थात जीवसंबंधीय धर्म म्हणतात जीव जीवसमूह नाना प्रकृतींनी युक्त आहे म्हणूनच जैवधर्मदेखील काही प्राकृत आकारांद्वारे विकृत रूपात पाहिला जातो त्यामुळेच जैवधर्माच्या शुद्ध अवस्थेस धर्माच्या नावाने अभिहित केलेले आहे अन्यान्य धर्मामध्ये ज्या परिणामात वैष्णवधर्म आहे त्याच परिणामात ते धर्म शुद्ध आहेत काही दिवसांपूर्वी मी ब्रजधामात भगवत श्री सनातन गोस्वामींच्या श्री चरणी एक प्रश्न केला होता मुस्लिम धर्मात जो इश्क शब्द आहे त्याचा अर्थ निर्मळ प्रेम आहे की आणखीन काही हाच माझा प्रश्न होता गोस्वामी सर्व शास्त्रात पंडित आहेत विशेष करून अरबी फारसी तर त्यांच्या तर त्यांच्या अरबी फारसी तर त्यांच्या पांडित्याची सीमाच नाही श्री रूपगोस्वामी श्री जीवगोस्वामी आदी अनेक महामहापाध्याय त्या सभेत उपस्थित होते श्री सनातन गोस्वामींनी माझ्या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे दिले हो इष्क शब्द अर्थ शब्दाचा अर्थ प्रेमच आहे मुसलमान उपासगण ईश्वर भजनाच्या विषयीसुद्धा इश्क शब्दाचा व्यवहार करतात परंतु प्राय इश्क शब्दाने माईक प्रेमच लक्षित होते लैला मजनूचा इतिहास आणि कवीवर श्रेष्ठ कवी, कवी हाफिजांच्या इश्कचे वर्णन बघितल्यास हे प्रतीत होते की यवनाचार्यगण शुद्ध चित्तवस्तू काय आहे याची उपलब्धी करू शकले नाहीत स्थूल देहाच्या प्रेमास आणि कुठे कुठे लिंगदेहाच्या प्रेमास त्यांनी इश्क म्हटले आहे विशुद्ध चित्तवस्तू वेगळे करून कृष्णाप्रती जे विमलप्रेम असते त्याचा त्यांनी अनुभव केला नाही तसेच प्रेम मी यवनाचार्यांच्या कुठल्याही ग्रंथात पाहिले नाही ते केवळ वैष्णवग्रंथातच पाहावयास मिळते <coughs> यवनाचार्यांचा रूह शब्द म्हणजे जीव आहे असेही प्रतीत होत नाही उलट पक्षी बद्धजीवास ते रूह म्हणतात असे कळते अन्य कुठल्याही धर्मात मी विमल कृष्णप्रेमाचा उपदेश पाहिला नाही वैष्णव धर्म साधारणत कृष्णप्रेमाचा उल्लेख आहे वैष्णवधर्मात साधारणतः प्रेमाचा सा उल्लेख आहे श्रीमद भागवतात प्रयोजित कव प्रयोजित कव कैतवधर्म रूप श्री कृष्णप्रेम विषादरूपाने वर्णित झालेला आहे परंतु माझा असा विश्वास आहे की श्री कृष्ण चैतन्यांच्या आधी कुणी देखील विमलकृष्णप्रेमधर्माची शिकवण दिली नाही माझ्या बोलण्यावर जर तुमची श्रद्धा असेल तर हा सिद्धांत जरूर ग्रहण करा मी हा उपदेश ऐकून गोस्वामींना वारंवार दंडवत प्रणाम केला सन्यासी ठाकूरांनी सुद्धा बाबाजी मुखातून हे ऐकून त्यावेळी दंडवत प्रणाम केला परमहंस बाबाजी म्हणाले हे भक्त श्रेष्ठ आता आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो एकाग्र चित्ताने ऐका जीवसृष्टी आणि जीवाची जडणघडण हे शब्द माईक संबंधात उपयोगात आणले जातात जडीय वाक्य काही काही जडिय भावांचे आश्रय घेऊन कार्य करतात भूत भविष्य वर्तमान या तिन्ही अवस्थांमध्ये जो काळ विभक्त आहे तो मायागत जडीय काळ आहे चित जगतात जो काळ आहे तो सदा सर्व तो सर्वदा वर्तमान काळ आहे त्यात भूत भविष्य रूप विभागगत व्यवधान व अंतरण असते जीव आणि कृष्ण त्याच काळात विराजमान असतात म्हणून जीवनित्य आणि सनातन आहे या जड जगत अबाध झाल्यानंतर जीवाजी सृष्टी गठन पतन हे सगळे धर्म माई काळाच्या अंतर्गत जीवात आरोपित झाले आहेत जीव अणुपदार्थ असूनही चिन्मय आणि सनातन आहे जड जगात जड जगात येण्याआधीच त्याचे गठन होते चित जगात चित जगात भूत भविष्यरूप अवस्था न राहिल्यास त्या काळात जे काही होते ते सर्व नित्यवर्तमान आहे जीव आणि जीवाचा धर्म वास्तविक नित्यवर्तमान आणि सनातन आहे ही गोष्ट मी अवश्य सांगितली आहे परंतु आपण जेवढा शुद्ध चित्त जगताचा भाव प्राप्त केलेला आहे तेवढीच या कथनाच्या यथार्थ अर्थाची उपलब्धी आपणास होईल मी आपणास आभास मात्र दिला आहे आपण चेत समाधीद्वारे याच्या अर्थाचा अनुभव करून घ्या जडजात युक्त आणि तर्काद्वारे या सगळ्या जडजात युक्ती आणि तर्काद्वारे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाहीत जडबंधनातून अनुभव शक्तीला जितके ढिले करता येईल तितका जडातील चित्त जगताचा अनुभव उदित होईल प्रथम आपण शुद्ध स्वरूपाचा अनुभव आणि शुद्ध चिन्मय कृष्ण नामाचे अनुशीलन केले तरच जैवधर्म प्रबल रूपात उदित होईल अष्टांगयोग वा ब्रम्हज्ञानाने चित अनुभव विशुद्ध होत नाही साक्षात कृष्णाचे अनुशीलन अनुशीलनच नित्यसिद्ध धर्माचा उदय करण्यास समर्थ आहे आपण निरंतर उत्साहाने हरिणाम कीर्तन करा हरिणामाचे अनुशीलनच एकमात्र चेनुशील आहे काही दिवस हरिणाम करता करता त्या नामात अपूर्वाणुरागोदित होईल भक्तीचे जितक्या प्रकारचे अंग आहेत त्यात श्री अनुशीलनच प्रधान आणि शीघ्र फलदायी आहे यामुळेच श्री कृष्णदासांच्या उपाध्येयग्रंथात श्रीमन महाप्रभूंचा उपदेश आहे भजनेर मध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ती कृष्ण प्रेम कृष्ण दिे धरे महाशक्ती तार सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन निर नाम कैले पाये प्रेमधन अर्थात सर्व भजनांमध्ये नवविधा भक्ती श्रेष्ठ आहे जी कृष्णप्रेम आणि कृष्णाला देण्याची महाशक्ती राखून असते त्यात नवी विधा भक्तीत नामसंकीर्तन श्रेष्ठ आहे निरपराध होऊन कृष्ण नामसंकीर्तन केल्याने धनाची प्राप्ती होते महात्मन, जर आपण ही जिज्ञासा कराल की वैष्णव कोणास म्हणावे तर याच्या उत्तरादाखल मी इतकेच म्हणेन की जो अपराधांना त्यागून भावासहित कृष्णनाम करतो तोच खरा वैष्णव वैष्णव तीन प्रकारचे असतात कनिष्ठ मध्यम आणि उत्तम जे मधून अधूनमधून कृष्णनाम घेतात ते कनिष्ठ वैष्णव आहेत जे निरंतर नाम घेतात ते मध्यम वैष्णव आहेत आणि ज्यांना पाहता क्षणीच मुखातून आपोआपरिणाम निघते ते उत्तम वैष्णव आहेत महाप्रभूंच्या शिक्षेनुसार अन्य कुठल्याही लक्षणाने वैष्णवांचा निर्णय करू नये संन्यासी ठाकूर बाबाजींच्या शिक्षामृतांमध्ये निमग्न होऊन हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हे नामगान करत नृत्य करू लागले त्या दिवशी त्यांची हरिणामात रुची उत्पन्न झाली गुरुच्या श्री चरणकमळी साष्टांगदंडवत प्रणाम करीत त्यांनी म्हटले प्रभो दिन बन प्रभो या दिनावर कृपा करावी दूसरा अध्याय समाप्त